श्लोक दावा प्रयाण काल मनसाच भक्त्याुवो मध्ये प्राणमावेश सम्यक सतम पण पुरुष मुपैत दिव्य म्हणजे जो मरण समयी एकाग्र मनाने भक्तीने व योग बलाने युक्त होतस दोन भुवयांच्या मध्ये प्राणवायूची योग्य प्रकारे स्थापना करून त्याचे स्मरण करतो तो त्या ते परम पुरुषाप्रत जातो प्रयाण काल प्राप्त जो स्थिरावलय निमरे मरण काळ प्राप्त झाला असताना स्थिर अंतकरणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला जो जाणून स्मरतो बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसून म्हणजे कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख अंतकरणात साठवून आले मनोधर्मे स्वरूप प्राप्ती चे नि प्रेमे आपे आप मिळावया आता मन एकाग्र झाल्याने व आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळण्याकरता अग्निस्थानि ब्रम्ह रवाधीन असलेल्या अष्टांग योगाने सुषम्न नाडीच्या मध्यम मार्गाने अग्निस्थाना पासून ब्रम्हरंध्र जाण्यास जो प्राण निघतो तेथे चित्ताचा सांगातू आहा चवा दिसे मांडतो जेथ प्राणू गगना आतू संचरेका. का जेथे प्राणवायू मूर्णी आकाशात प्रवेश करतो तेथे प्राणांचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो परी मनाचे निस्थैर्य धरिला भक्तीची भावना भरला योग आवरला सज्ज होऊने परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व भक्तीच्या भावाने भरलेला व योगबलाने आवरलेला असा तयार होऊन तो जडा जडाते विरवितू, भूलता संचर तू जैसा घंटा नाद लयसू होय। तो प्राणवायू चेतन व अचेतन पदार्थ नाहीसे करून भुवयात संचार करतो आणि तेथे लय पावतो ज्याप्रमाणे घंटेचा नात घंटे देह ठेवी अथवा घटाखाली झाकलेला दिवा केव्हा काय झाला म्हणजे विजला हेच असे कळत नाही त्याप्रमाणे अर्जुना जो देह ठेवतो तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निज धाम हो तो पुरुष जे केवळ ब्रह्मा आहे असे जे माझे खास स्वरूप आहे ते होऊन राहतो श्लोक अक्र यदक्षरम वेद विदो वदंती बिशंतीदोवित रागा यदिछंतो ब्रह्मचर्य चरंती पदम प्रवक्षे अविनाशी आहे असे विरक्त ज्यामध्ये प्रवेश करतात व जे जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य आचरण करतात ते ब्रह्म नामक पद मी तुला संक्षेपाने सांगतो सकळा जाणणे ती ए जे खाणी तया ज्ञानीची ए आयणी जया ते अक्षरु म्हणिपे जे ज्ञान द्न्यान संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे ज्या ज्ञानाची जे केवळ खाणच आहे त्या ब्रम्हज्ञानांच्या बुद्धीने ज्या म्हणजे ब्रम्हूपास अविनाशी असे म्हणतात चंडवाते हि न मोगनाची फुडे वाचून जरी होईल मेहुडे तरी उरेल कैचे प्रचंड वाऱ्यानेही जे नाहीसे होत नाही ते खरोखर आकाशच होय नाही तर ते ढग असते तर ते प्रचंड वाऱ्या पुढे कसे टिकते ते आकळीले ते जाणीवले पणेची उमनले मग नी वेची म्हणितले अक्षर सहजे त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळेच त्याच्याकडून जे मोजले गेले ते क्षर होय नंतर वृत्ती ज्ञानाला जे विषय होत नाही तर उलट वृत्ती जेथे लय पावते त्याला अक्षर असे वेद विदनर, ते अक्षर ते प्रकृती सीपर परमात्म रूप म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे परमात्म स्वरूप प्रकृतीच्या परीकडचे आहे आणि विषयांचे विषय उलंडून जे सर्वेंद्रिया प्रायश्चित देऊनी देहाची झाडातळी आणि जे विषयांचा विषवत त्याग करून सर्वेंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत ते या परिविरक्त जयाची निरंतर वाट पाहात निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जे या याप्रमाणे जे विरक्त पुरुष आहेत ते ज्याची म्हणजे परब्रह्माची नेहमी वाट पाहत असतात आणि जे परब्रह्म निष्काम पुरुषांना अखंड प्रिय असते साकडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करती ज्याच्या प्रेमाने ते ब्रह्मचार्यासारख्या कठीण गोष्टी जुमानित नाहीत आणि इंद्रियावर कठोर होऊन त्यांना दिन करतात ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाची ए ए वेद चुबक असे जे स्वरूप जे मिळावयाठी अलीकडच्या काठाशीच वेद गटांत राहिले आहेत म्हणजे वेदालाही जे, वेदाला जे अगम्य आहे ते, ते पुरुष होती जे या परी लया जाती तरी पार्था ह्याची स्थिती एक वेळ सांगो ते जे पुरुष देह हुतात। ते होतात. तर अर्जुना खास तुला एक तले स्वामी म्हणावया होतो पामी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जे काजी त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला महाराज मी हेच विचारण्याच्या बेतात होतो इतक्या तुम्ही सहज कृपा केली तर महाराज सांगे नाईक परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगाल त्या प्रसंगी तीन लोकांचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले आम्ही तुला ओळखत नाही का तुला थोडक्यात सांगतो ऐक तरी मनाया लीकडे, साविया सवे मोडे, ये मना बुडे तैसे कीजे.. तरी या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे श्लोक बाराव सर्वद्वारा आणि संयम्य मनोरुदी निरुद्ध आस्थितो सर्वेंद्रियांचे नियमन करून, करून। आणि आपला होत जाता परी हे तरी चघडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती परंतु जर सर्वांच्या द्वारात नेहमी निग्रहाची कवाडे लावली तरच हे करून हात पाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही त्याप्रमाणे मग स्वभावतच कोंडलेले मन अंत करण्यात स्वस्थ राहील तैसे चित्त राहीलिया पांडवा प्राणांचा प्रणवुची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मुरणी बरी अर्जुना तसे चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा ओंकार करून म्हणजे ओंकाराचे चिंतन केले असता प्राण प्राणवरूप होतो त्यास मग सुषुम्ना नाडीच्या मार्गाने मुरणी आकाशापर्यंत आणाव तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी तेथे मुर आकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत धारणीच्या ओंकारू बिंबी चवीस तोपर्यंत तो, तो, तो प्राणवायू आकाशात निश्चल करावा मग अर्धबिंबात मात्रात ऐक्य झाले असता ओमकार अर्ध मात्र लयाला पावतो तसा तो प्राणकाशात लयाला पावतो श्लोक तेरावा ओमितेकाक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण या प्रयाती त्याजन देहम सयाती परमागतीम ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करत असता व माझे स्मरण करत असता जो देहाचा त्याग करतो तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला जातो तैसे ओम हे स्मरोसरे, स्मरो तेथेची आणि पुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे तेव्हा ओम हे स्मरण्याचे संपून तेथेच प्राणवायू संपतो मग ओंकार स्मरण्याचे राहिले कि जे पूर्ण परब्रम्ह तेच काय एक राहते म्हणनी प्रणवै क नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत साथ। म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे ते माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करत असताना या परी त्याजी देहाते तो त्रिशुद्धी होऊनिपावे माते जया पावनया परवते आणि कवने नाही जो अशा स्थितीतच देहत्याग करतो तो ज्या ब्रम्हप्राप्ती पलीकडे दुसरी काही एक गोष्ट साध्य करण्याची नाही त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो अर्जुना जरी विन ऐसे नाही स्मरण मग होये काय सयावरी अंती येथे अर्जुना कदाचित तुझ्या मनात असे वाटेल कि अंत स्मरण कशाने होणार इंद्रिया अनुघडू पडली जीविताचे सुख बुडालिया, आतू बाहेरी कामे करण्यास असल्यावर सुख नाहीसे झाल्यावर आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर ते वेळी बैसावेची कवणे मग कवन निरोधी करणे तेथ काह्याचे नियंत करणे प्रणव स्मरावा मग त्यावेळेस कोणी बसावे व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा आणि कोणत्या अंतःकरणाने ओमकाराचे स्मरण करावे तारी ऐशिया होध्वनी ध्वनी झणे थारा देशी होमनी पैनित्य सेविला मी निदानी सेव होय तर बाबा अशा शंकेला कदाचित तू मनत जागा देशील तर अशी शंका मनात आणू नकोस कारण माझी जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरण मी त्यांचा सेवक होतो श्लोक चौदावा अनन्यचे सततम योमम स्मरति नित्यशः तस्याह सुलभ पार्थ नित्ययुक्त योगिन पार्थ जो सतत अनन्य चित्त म्हणजे माझ्या खेरीच इतर माझे करतो। त्या शी निरंतर एकवटले प्रवृत्तीवरी निगड वाउनी माते हृदयी जे भोगीत तेलांजली देऊन म्हणजे विषयांवर पाणी सोडून प्रवृत्तीला बेडी घालून म्हणजे मला अंतकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात कवनपाडू परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही त्यामुळे भूक व तहान इत्यादी का पत्ता नसतो तेथे डोळे इत्यादीची काय किंमत आहे ऐसे निरंतर एक वटले जे अंतकरणी मजशी लिगटिले मिची होऊनी आटले उपासिती। अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एक रूप होऊन अंतकरणने मला चिकटले ते मदरूप होऊन माझीच भक्ती करतात तया देहा वसान जई पावे तै तिही माते स्मरावे मग जरी पावावे तरी उपस्थिते काय त्यांना ज्या वेळेला देह सोडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग जर मी त्यांच्याकडे जावे तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली पैरंकू एक आडलेपणे का कुळती धाव गा धाव म्हणे तरी तयाची धावणे काय घडे मज कोणी एखादा दिन अडल्यामुळे मरण समयी काकुलतीने जर मला देवा धावा हो धावा असे म्हणाला तर त्याच्या संकट समय मी धावत नाही का आणि भक्ता सी तेची दशा तरी भक्तीचा सोसू कायसा म्हणनी हा ध्वनी ऐसा नवा वा खाना वा आणि जर तीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशा करता करायचा अशी आपत्ती येईल म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्व देऊ नकोस त्यांनी ज्या वेळी माझी आठवण करावी त्या वेळेला स्मरण करताच मी हजर व्हावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही ते ऋण वयी पण देखो नि मी आपली उत्तीर्णत्वाला तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेल्या पाहून त्या आपल्याच कर्जाच्या फेडी करता मी भक्तांच्या देह पडण्याच्या वेळी त्यांची सेवा साकरी करत देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेतया ते प्राप्त होणाऱ्या व्याकुळतेचा संबंध देहांती प्राप्त होणाऱ्या व्याकुळतेचा संबंध कदाचित माझ्या या सुकुमार भक्ताला लागेल म्हणून मी त्या आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो वरिया पुली या स्मरणाची उवाईली ही वैसी करी साऊली ऐसेनी नित्य बुद्धी संचली मी आणि तया आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त थंडगार अशी सावली ती त्या पिंजऱ्यावर मी करतो अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो मन म्हणून देहांतीचे साकडे माझी न पडे मी आपुली आुली आपु कडे सुखेची आणि म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पाडत आणतो वराची गवसणी आहाच अहंकाराचे रज झाडून शुद्ध वासना निवडून आपण पाळवी आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकार वरवर असणारी धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो आणि भक्ता तरी देही विशेष नाही करिता काही वियोग ऐसा न वाटे आणि भक्ताना तरी देहात असताना विशेषत देह तादात पत्न असतो म्हणून त्याग करताना त्या देहाचा वियोग असा वाटत नाही यावे, मग ही ना तरी देहांतीची मिन पेयावे हेही नाही स्वभावे जे आधीची मज मि अथवा मरणाच्या वेळेलाच मी यावे आणि नंतर त्यांना आपणा न्यावे म्हणजे आपल्या स्वरूपात मिळवावे हेही घडत नाही कारण ते भक्त आधीच मला मिळालेले असतात येरी शरीराची असते पण हे साऊली वाजून चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राचेच ठिकाणी आहे त्याप्रमाणे शरीर रूपी पाण्यात जरी तो भक्त भासला तरी तो नुसता भास मात्र आहे वास्तविक तो माझ्या स्वरूपीच आहे ऐसे जे नित्ययुक्त तयासभ मी सतत म्हणवनी देहांती निश्चित होती याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी जवळ आहे म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होत श्लोक पंधरावा मानर्जन दुखालयम मा शाश्वत नाप्नुवंती महात्मा न संसिद्धी व नश्वर असा पुनर्जन प्राप्त होत नाही मग क्लेश तरुची वाडी जे तापत्रिची सगडी ते मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे नंतर जे शरीर दुःखरूप झाडांचा बाग व अध्यात्मादी तीन तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे जे दैन्याचे दुभते जे महाभयाते वाढवी जे सकळ दुखाचे पुरते भांडवल जे दीनता प्रसवणारे आहे जे मरणाला पोचते व जे सर्व दुःखांचे पुरेसे भांडवल आहे जे दुर्मतीचे मूळ जे कुकर्माचे फळ जे व्यामोहाचे केवळ स्वरूप जे दुष्टबुद्धीचे उत्पत्ती स्थान व वाईट क्रियांचे फुल आहे जे मूर्तिमंत केवळ गाड अविवेकच आहे जे संसाराचे बैसणे जे विकारांचे उद्याने जे सखळ रोगांचे भा जे संसाराची बैठक आहे जे विकारूपी झाडांचा बगीचा आहे व सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे जे काळा जन्म मरणाचा स्वभावे जे जे मृत्यू चे खाऊन उरलेले अन्न आहे जे मूर्तिमंत आशा आहे जे जन्म व मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे जे भूलीचे भरीव जे विकलपाचे वतीव किंबहुना पेव विंसुवाचे जे भ्रमाचे भरलेले व संशयाचे ओतलेले आहे फार काय सांगावे जे विन्सुवाचे पेव आहे जे व्याग्राचे क्षेत्र जे पण्यांगनेचे मैत्र जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित जे वाघाचे वसती स्थान आहे जे वेशेच्या स्नेहाप्रमाणे दिखाऊ आहे जे विषयांचा अनुभव करून देणारे सुपूजित जे, जे निवालिया विशोधकाचा गळा जे विश्वासू अंगवळा सावचोराचा जे राक्षसांची दिखाऊ कळकळ कर आहे जे निवालेल्या विषयाचा घोट आहे जे सावाचे सोंग घेतलेल्या सोराचा मिळवलेला विश्वास आहे जे कोढियाचे खेव जे काळ सरपाचे मार्दव गोरियेचे स्वभाव गायन जे जे रक्तपित्याचे आलिंगन आहे जे हटकून मरण आणणाऱ्या सापाचा मऊपणा आहे व जे पारध्याचे स्वाभाविक गायन आहे जे वैरियाचा पाहुनेरू जे दुर्जनाचा आदरू हे असो जे सागरू अनर्थांचा जे शत्रुचा चहुचर आहे जे दुष्ट लोकांचा सन्मान आहे हे, हे राहू द्या जे सर्व अनर्थांचा समुद्र आहे जे स्वप्नी देखिले स्वप्न जे मृग जळे लेवन जे धुम्र गगन ओतले आहे जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेली रान आहे किंवा जे शरीर म्हणजे धुराच्या कणांचे बनविलेले आकाश आहे ते पुढती नरुनि हो ठेले अपार स्वरूप माझे ते शरीर जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत त्यांना पुन्हा प्राप्त होत नाही श्लोक सोळावा आम्ही पुनरावर्तीन अर्जुन मा कौतेय पुनर्जन्म न विद्यते अर्जुना ब्रह्मलोकासकट सर्व लोकांचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत कोणती पुत्र परंतु मजप्रत आल्यानंतर पुनर्जन्म नाही ए ए भड़से, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे परी निवटली सहज विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्म फे मरणाचे फेरे चुकतच नाहीत परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही ना, ना बुडीजे स्वप्नीचे नि महापुरे ते, ते पावले ते संसारे लिंपतीची ना अथवा जागे झाल्यानंतर स्वप्नातील महापुराने बुडत नाही त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले ते पुरुष संसार बंधनात सापडतच नाहीत जगदाकाराचे जे आंसे धुरे चवरे लोकाचळाचे सहज विचार करून पाहिले तर जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थांमध्ये अग्रगण्य व स्वर्गादी लोकरूपी पर्वताचे शिखर जो सत्य म्हणजे ब्रह्मदेवाचा लोक जीए गावीचा पहारू दिव ए अमरेंद्राचे आयुष्य नरी बिळोणी पाती उठी एकसरी चौदा जणांची ज्या सत्यलोकरूपी गावाचा प्रहर दिवस पर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही तर ज्या गावचा एका दिवसात एकसारखी चौदा इंद्राची पंगत उठते म्हणजे चौदा इंद्र होऊन जातात श्लोक सतरा सहस्रयुग पर्यंत ब्रम्हो विदु रात्री युग सहस्रांता हो रात्र एक सहस्रयुगे झाली म्हणजे चार युगांच्या चौकड्या झाल्या म्हणजे संपणारा असा ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक सहस्र युगे राहणारे ब्रह्मदेवाची एक रात्र होय असे जे जाणतात ते ब्रह्मदेवाचे अहोरात्र जाणणारे होत जे चौकडी होये आणि तैसेची सहस्र वरिए पाहे रात्री जेथ चार युगांच्या जेव्हा हजार फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो व पहा त्यास त्याचप्रमाणे हजार चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होते ये वडे अहो अहोरात्र जेथीचे तेने लोटतीचे भाग्याचे देखती ते स्वर्गीचे चिरंजीव ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढा मोठा आहे त्या दिवसाने जे मरत नाहीत ते भाग्यवान हा दिवस पाहतात ते स्वर्गातील चिरंजीव होत येणाची नवाई विशेष सांगावी येथकाई मुदल इंद्राची दशा पाही जे दिहाचे चौदा इतर देवांचे या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगायचे आहे मुख्य देवांचा राजा जो इंद्र त्याचीच दशा पहा कि ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा होतात परिब्रम्हयाची याही आठा पहाराते आपुलिया डोळा देखते जे आहाती गातयाते अहोरात्र विद म्हणिपे परंतु ब्रह्मदेवाच्या आठा प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यांना ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीला जाणणारे असं म्हणाव श्लोक अठरावा अव्यक्त व्यक्त या सर्वा प्रभवंत्यह आगमे रात्रगमे प्रलीयंत तक्त संज्ञ के ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे सर्व व्यक्त वस्तू अव्यक्ता पासून उत्पन्न होतात रात्रीला प्रारंभ झाला कि त्याच अव्यक्ता सर्व नाश पावतात दिवसे पाहेव्यक्ताचे होय व्यक्त विश्व त्या ब्रम्ह लोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा त्याची मोजदात कोठेही करता येत नाही असे लीन असलेले जग आकाराला येते आकार दिद्र आटे पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे पुढे दिवसाचे चार प्रहर संपले की हा आकार समुद्र आटतो व पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरावयास लागतो शारदीयची प्रवेशी अभ्रे आकाशी मग गृष्मांती जैशी निगती पुढती शरद ऋतू प्रारंभी ज्या प्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतू च्या शेवटी जसे ते पुन्हा उत्पन्न होतात श्लोक एकोणीसवा भूत भूतग्राम सैवायम भूतवा भूतवा प्रीयते रात्रगमे वशः पाभवत्य हरागमे भूतांचा तोच हा समुदाय याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्मून पराधीन होत जाता रात्र सुरू झाली कि लय पावतो आणि हे अर्जुन दिवस सुरू झाल्या कि पुन्हा जन्मतो तैशी ब्रह्मदिनाची ये आधी हे भूतसृष्टीची मांधी मिळेजव सहस्रावधी निमित्त पुरे त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या प्रारंभी हे भूतसृष्टीचे समुदाय हजार चौकाचे कारण संपे पर्यंत उत्पन्न होत राहतात पाठी रात्रीचा अवसरू होये आणि विश्व अव्यक्ती लया जाये तोही हि युग सहस्र मोठ का आणि तैसे चिरचे मग रात्रीचा वेळ होतो आणि विश्व अव्यक्त म्हणजे मायेत लीन होते तीही हजार चौकड्यांची रात्र अंमल उजाडली कि पूर्वीप्रमाणे जगत उत्पन्न होऊ लागते हे सांगावया काय उपत्ती जे जगाचा प्रलयो आणि संभूती ये ब्रम्ह भुबनीची आहोती अहो रात्रा माझी हे सांगावयास कारण काय तर ब्रह्म का एका दिवसामध्ये जगाची उत्पत्ती व संवार होतात कैसे थोरी वेचे मान पाह पा, जो सृष्टी पा, परी पुनरावृत्तीची या मापा शिग जा ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा की तो सृष्टीरूपी बीजाचे कोठर आहे पण तो हि पुनरावृत्तीच्या मापाला शिग म्हणजे टोक झाला आहे हे धनुर्धरा ती गावी चाडतू असे हे अर्जुना सहज विचार करून पाहिले तर हा जो त्रैलोक्याचा विस्तार तो त्या ब्रम्हदेवाच्या गावाचा दिवस उजाडल्या बरोबर एकदम रचला जातो पाठी रात्रीचा समोपावे आणि स्वभावे मग रात्रीचा वेळ प्राप्त झाला कि तो त्रैलोक्याचा पसारा ऑपॉपलीन होतो व तो, तो जेथून उत्पन्न झाला तेथे स्वभावत साम्याला येतो असे म्हणतात जैसे वृक्षपण बीजासी आले कि मेघ गगन जा तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य मणिपे ज्या प्रमाणे झाड बीज रूपला येते अथवा ढग हे आकाशरूप होतात त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो त्या साम्य असे म्हणतात श्लोक विसव परस्तस्मा भावन्यो व्यक्तो व्यक्त सनातन येशु भूतेषु नश्यसुन भी नश्य अव्यक्ता पलिकर व्यक्ता व्यक्त कल्पना निरपेक्ष सनातन अव्यक्त पदार्थ है तो सर्व भूते नहीं तरीश मन दिसे का दिप जाये तम्यावस्थे सम म्हणजे एकसारखे एक विषम म्हणजे एकाहून एक, एक, एक भिन्न हे काही दिसत नाही म्हणून त्या साम्या साम्यावस्थेस भूते म्हणता येत नाही ते कसे तर ज्या दूध हे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव व पातळपण्याचे स्वरूप दोन्ही जातात तेवी आकार लोपा सरीसे जगाचे जगपण भ्रंशे परी जेथे जा त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाश पावतो पण जग जेथून झाले ते अव्यक्त जसेच तसेच असते जसे। तैतया नाव सहज अव्यक्त आणि आकारा वेळी त्याची व्यक्त हे एकास्तव एक सूचित एरवी दोन्ही नाही त्या त्यावेळी साम्यावस्थेस स्वभावतः अव्यक्त असे म्हणतात आणि आकाराला आले म्हणजे त्यास व्यक्त असे म्हणतात व्यक्त व अव्यक्त ही दोन नावे एकाच्या मुळे दुसरे असे सापेक्ष दिलेली आहेत विचार करून पाहिले तर स्वरूप दृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत जैसे आटली आटले पणते खोटी म्हणपे पुढती तो घु हारपे जे वेळी अलंकार होती प्रमाणे अलंकार आटवल्यावर आटलेल्या आकाराला लगड असे म्हणतात व पुढे ज्यावेळी त्या लगडीचे निरनिराळे अलंकार होतात त्यावेळी त्या, त्या लगडीचा लगडपणा नाहीसा होतो ही दोही जैशी होनी, एकी साक्षी भूत सुवर्णी तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई अलंकार व लगड या दोहीचे होने जसे एका आधारभूत सोन्यावर असते त्याप्रमाणे आकार म्हणजे जग व निराकार म्हणजे माया यांचा विचार चैतन्याच्या चे ठिकाणी आहे म्हणजे आकार व निराकार या दोन्ही सापेक्ष कल्पनांना आधार चैतन्यच आहे ते तरी व्यक्त ना अव्यक्त नित्य ना नाशिवंत दोही भावा अतीत अनादि सिद्ध ते चैतन्य तर साकारही नाही आणि निराकारही नाही त्यास तिन्ही कालात असणारे असेही म्हणता येत नाही व क्षणभंगूर असेही म्हणता येत नाही ते या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितीच्या पलीकडे असून नित्यसिद्ध आहे जे हे विश्वची हो नी असे, परी ना नी न नाईसा जय चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे परंतु विश्वपण नाहीसे झाल्याने जय चैतन्य नाहीसे होत नाही ज्याप्रमाणे पाठीवर लिहिलेली अक्षरे पुसून टाकली तरी त्यापासून होणारा बोध पुसून टाकता येत नाही पाहे पात र तरी होत जातितेथ उदकते अखंड असत उत्पन्न होतात आणि नाहिशा होतात परंतु त्या ठिकाणी त्या लाटांना आधारभूत असलेले पाणी सर्व काळ असते त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणी मात्रात त्यास आधारभूत असलेले जे चैतन्य ते अविनाशच असते नातरी तरी आटतीये अलंकारी नाटते कनक असे जयापरी तेवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे हे, हे अथवा आटणारे अलंकारात जसे न आटणारी सोने असते त्याप्रमाणे मरणाऱ्या जीवाच्या आकारात जे अमर आहे श्लोक एकवीसावत अव्यक्त अक्षरहु पार प्राप्य नवर्तन ते तद्धाम परमम ज्यास अव्यक्त अक्षर असे म्हणतात त्यालाच परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ गती म्हणतात ज्याप्रत गेल्यावर प्राणी जन्म परत येत नाहीत ते माझे अत्यंत श्रेष्ठ असे स्वरूप आहे मनो ये कोडे, मनता म्हणतु हे ऐसे नावडे जे मना बुद्धी न सापडे म्हणून ज्याला म्हणजे परब्रह्माला कौतुकाने का अव्यक्त असे म्हटले तर त्याची स्तुती होते असे वाटत नाही कारण ते मन मनबुद्धीला अगोचर आहे म्हणून आणि आकारा आली न वचे आकार लोपे न विसंचे नित्यता ग आणि आकाराला आल्याने ज्याचे निराकार जात नाही व आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही म्हण अक्षरजे म्हणजे देवीची म्हणता बोधू हि उपजे जया परता पैसू न देखिजे या नाम परमगती म्हणून ज्या ब्रह्माला अक्षर असे मनावे, तसेच ज्या ब्रह्मास अक्षर असे म्हटले असतात ज्याचा बोध उत्पन्न होतो व ज्याच्या पलीकडे काही एक विस्तार दिसण्यात येत नाही म्हणून ज्यास परमगती असे म्हणतात परी आघवा इही इहपुरी आहे निजेलियाचे परी जे व्यापारू करवी करी मनोनिया परंतु संपूर्ण देहरुपी नगरा मध्ये दे, जो परमात्मा कोणताही व्यापार करत नाही व करवी ति नाही म्हणून एरवी जो शारी रचेष्टा त्या माझी एकही नके गासू भट द्रियांची आवाट शरीराचे आहेत अर्जुना एक ही नहीं। तर दहा चे उकलूनी विषयांचा पेटा होत मनाचा चोहटा तो सुख दुःखांचा राजवाटा भीत राही पावे मनरूपी चव्हाट विषयरूप बाजार उघडलेले असतात व त्यापासून होणाऱ्या सुखदुःख रुपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा आज जीवालाही पावता होतो परीरा पहुडलिया सुखे जैसा देशीचा व्यापारू न ठके प्रजा आपुला लेनी अभिलाखे करीतची असती परंतु राजा सुखने निजला असता ज्याप्रमाणे देशाचा व्यापार थांबत नाही तर त्याची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाची संकल्प विकल्प रूप घेण्या देण्याची क्रिया इंद्रियांचे व्यापार व प्राणवायूची हालचाल हे देहक्रिया आघवी न करविता होय बरवी जैसा न चलवी लोक चाले ही सर्व देहक्रिया परमात्म्याने स्वतः न करविता चांगली होती ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः लोकांना व्यापार करावयास न, न लावता लोकांचे व्यापार चांगले चालतात